सूर्यपुत्र लोकमान्य लेखिका डॉ स्मिता दामले वाचक आनंदवर्तक सूर्याला लोकमान्यता लोकमान्यांच्या एवढी की लोकमान्य सूर्या एवढे तेजस्वी दोन्ही खरं कोकणातल्या दापोली जवळच्या चिखलगाव गावात टिळक खोतांचं घराणं चार पाच पिढ्यांपासून स्थायिक झालेलं होतं त्याच घराण्यातल्या पार्वतीबाई नावाच्या एका तपस्विनी बाईने पुत्रप्राप्तीसाठी सूर्याची खडतर आराधना केली योग्य समयी प्रसूत होऊन पुत्ररत्न जन्मले तेवीस जुलै अठराशे छप्पन्न आषाढ कृष्णष्ठी सूर्योदयानंतर दोन घटका या दिवशी रत्नागिरीच्या सदोबा गोरे यांच्या वाड्यात हे बाळ जन्माला आलं बाळाचं नाव पाळण्यात केशव ठेवण्यात आलं आई लाडानं बाळ म्हणायला लागली आणि त्याच नावानं हे बाळ जगप्रसिद्ध झालं आईने प्रेमानं ठेवलेलं नाव हे शास्त्राने ठेवलेल्या नावापेक्षा कमी योग्यतेचं नाही हे स्वतः चिरंजीवांनीच ठरवलं आणि कायमचं स्वीकारलं त्या बाळाचं नाव बाळ गंगाधर टक्क गंगाधरपंतांना पहिल्या तीन मुली झाल्या बालवयात लग्न करण्याचा तो काळ होता लोकमान्यांच्या जन्माच्या वेळी थोरल्या मुलीचं लग्न झालेलं होतं तिचाच मुलगा धोंडो पंत विद्वांस पुढे आपल्या मामाचे कायमचे उजवा हात बनले लोकमान्यांचे वडील पंत शिक्षण खात्यात इन्स्पेक्टर सगळे त्यांना नाना म्हणत त्यांच्या तरुणपणी रत्नागिरी हे गाव इंग्रजी मराठी आणि संस्कृत शिक्षण फार चांगलं शिकवलं जाण्यासाठी प्रसिद्ध होतं मुंबई युनिव्हर्सिटीत पहिल्या प्रथम जे एम झाले ते रामकृष्ण भांडारकर हे त्या रत्नागिरीच्या शाळेत हेडमास्तर होते त्या शाळेत लोकमान्यांचे वडील गंगाधरपंत हे गणित शिकवत त्यामुळे लोकमान्य आणि भांडारकरांचा वडील किच्या नात्याचा अकृत्रिम जुना स्नेह गंगाधर पंत गणितात फार हुशार होते सर्क्युलर ट्रिग्नॉमेट्रीवर त्यांनी पुस्तक लिहिले होते ते फार प्रसिद्ध होते व्याकरणावरही त्यांनी पुस्तक लिहिले होते लोकमान्यानं तेव्हा सगळे रत्नागिरीतले लोक गुरुजींचा बाळ्या याच नावाने ओळखत लोकमान्यांना त्यांचे वडील पहाटे पहाटे उठवून अमरकोशाचे तीनही खंड आणि इतर संस्कृत श्लोक पुरुष सूक्त पाठ करून घेत इतरही पौराणिक ग्रंथांचा परिचय करून देत घरी कोणी गणिती आला की गंगाधरपंत त्यांना बाळाला गणित घालायला सांगायचे बाळही तोंडीच ती गणित सोडवत असे लोकमान्य पाच वर्षाचे झाल्यावर अठराशे एकसष्टच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांना रत्नागिरीच्या शाळेत घातलं अठराशे चौसष्ट साली त्यांची आठव्या वर्षी मूंज झाली त्यानंतर दोन वर्षांनी अठराशे मध्ये गंगाधर पंत असिस्टंट डेप्युटी इन्स्पेक्टर होऊन पुण्यात आले आणि मुलाचं शिक्षण पुण्यात सिटी स्कूलमध्ये सुरू झालं दोन वर्षात लोकमान्यांनी तीन इयत्ता पार केल्या त्याच वर्षी अठराशे मध्ये लोकमान्यांच्या आईचं निधन झालं मुलगा तेजस्वी उगवत्या सूर्यबिंबा सारखा गणित आणि संस्कृत विषयावर अफाट पकड सगळेच विषय सोपेच वाटत त्याला सगळं तोंडपाठ सगळंच त्याला सहज सोपं होतं प्रखर बुद्धी जन्मजात मिळाली होती शिक्षकांनी गणित सोडवायला दिलं की लोकमान्य ते तोंडीत सोडवत पाठी कशाला पाहिजे असं वर उलट मास्तरांनाच विचारत शाळेत बारा तेरा वर्षाचा अस गोष्ट पाच ओळींच्या लेखनामध्ये संत शब्द तीन वेळा आला बाने तो तीन प्रकारे लिहिला संत स न पाय मोडून त आणि स न त मास्तरांनी एक शब्द बरोबर दिला दोन चूक आजवर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना हेडमास्तरांकडे न्यायची पद्धत पण ती मोडली आणि 12 वर्षाचं ते पोर आपल्या न्यायासाठी शिक्षकांना घेऊन हेडमास्तरांकडे गेला आणि त्यानं आपलं खरं करून घेतलं हेडमास्तरांनी तीनही शब्द बरोबर ठरवले ज्या काळात घरातल्या वडीलधाऱ्यांसमोर बोलायची हिम्मत नसायची त्या काळात हा मुलगा शिक्षकांची भांडत होता न्याय्य मागणीसाठी ही गोष्ट आजही घराघरात माहीत आहे एकदा मास्तरांनी एका संस्कृत श्लोकाचं भाषांतर केलं आणि मुलांना पाठ करायला लावलं हे चिरंजीव गप्प बसले होते तू श्लोक का नाही म्हणत आहेस मास्तरांनी विचारलं म्हणाले आपण स्वतः केलेले भाषांतर पटकन लक्षात राहतं मी माझं भाषांतर करून पाठ करेन दहाव्या वर्षापर्यंत त्यांचं साध्या श्लोकांचा पलीकडचं संस्कृत अध्ययन झालंच होतं ते स्वतः घरी असल्या सोप्या श्लोकांचं भाषांतर करायचे शाळेतलं संस्कृत खूप सोपं होतं विषयाचा पूर्ण अभ्यास करायचा आणि मग स्वतःला पटेल ते करायचं हेच जन्मभर चाललं या बाळाचं चा गणित आणि संस्कृत बराकोटीचं उत्तम त्यामुळे वर्गातली मुलं त्यालाच आपल्या अभ्यासातल्या समस्या सांगायची आणि विषय समजावून घ्यायची बाळलाही मुलांना शिकवण्याची मोठी हाउस. एक दिवस एका मुलाने काहीतरी खोडी काढली हेडमास्तर संतापले जेकब त्यांचं नाव खोडी करणारा मुलगा सापडे ना तेव्हा सगळ्या मुलांना दोन दोन छड्यांची शिक्षा सुरू झाली बाळाने सर्व मित्रांना छड्या घेऊ नका म्हणून सांगितलं पण मुलांनी छड्या खाल्या बाळाचा नंबर आला हात पुढे न करता छडी घ्यायला नकार देत बाळ ठामपणे उभा राहिला गुन्हा केला नाही तर शिक्षा का म्हणून हेडमास्तर आणखी संतापले जेकब मास्तरांनी बाळाला बाहेर घालवलं त्याबरोबर त्याच्या मागे सगळी मुलं निघून गेली हेडमास्तर एकटे वर्गात राहिले परत एकदा जेकब यांच्याशी भांडण झालं तेव्हा लोकमान्यांनी ती शाळा सोडली आणि बाबा गोखल्यांच्या शाळेत जायला लागले जेकब यांनी जेव्हा शाळा सोडली आणि कुंटे हे हेडमास्तर झाले तेव्हा हे वीर परत पहिल्या शाळेत आले जिथे अन्याय तिथे संघर्ष हाच वसा पुढे तरुणपणीही इंग्रजांच्या परकीसत्तेशी चालू राहिला वयाच्या पंधराव्या वर्षी इसवीसन अठराशे एकाहत्तरच्या वैशाखात लोकमान यांचं लग्न लाडघरच्या बाळांच्या घराण्यातल्या तापीबाईंशी झालं लग्नानंतर त्यांचं नाव सत्यभामा ठेवलं गंगाधर पंतांनी आपले मित्र असलेल्या या बाळांकडे आपले 8000 हजार रुपये व्याज भट्ट्यासाठी ठेवले होते त्यांचा या लोकांशी जवळचा स्नेह लोकमान्यांचं लग्न करायचं ठरलं तेव्हा या मित्राने आपली बहीण लग्नाची आहे तुमच्या मुलास करून घ्या असं सुचवलं गंगाधर पंतांनी काशीस असलेल्या आपल्या वडिलांचा सल्ला घेतला बाळाला सुस्वरूप मुली सांगून येत आहेत हुंडाही चांगला मिळेल तर काय करू असा सल्ला विचारला वडिलांचं उत्तर आलं बाळांचं घराणं चांगलं आहे माणसं चांगली आहेत आपल्याला तेच हवं शिवाय आपले, आपले पैसेही सुखरूप राहतील त्यांचीच मुलगी करा हे बाळांचं चांगलपण काय होतं तर त्या काळी चोरट्यांच्या उपद्रवामुळे लोक आपले दागिने खुणेने धान्याच्या डब्यांमध्ये रात्री खुपसून ठेवायचे आणि सकाळी काढून घ्यायचे एकदा सकाळी भिकारी दारी आला त्याला उंजळभर तांदूळ घालायला घरातला पुरुष बाहेर आला आणि त्यात एक दागिना निघाला तांदळाबरोबर जे काही जाईल ते धर्मादायच असा निर्वाळा बाळांनी दिला आणि भिकाऱ्याला दागिना मिळाला एरवीचा दानधर्म पाहुणचार चालूच होता त्या काळात दागिने ग्रॅममध्ये नसून शेर आणि तोळ्यांमध्ये असायचे सत्यभामा बाई म्हणजे साक्षात साधवी हा सूर्य त्यांच्या पदरात बांधला पण त्यांची झोळी विरली नाही आयुष्यभर त्यांनी लोकमान्यांना साथ दिली त्यांना चार मुलगे तीन मुली झाल्या मोठा विश्वनाथ तरुणपणी प्लेगच्या साथीत गेला वामन लहानपणीच वारला राम आणि श्रीधर मात्र जगले मुली लग्न होऊन सासरी गेल्या थोरली मुलगी कृष्णाबाई ही नाशिकचे पुढारी वकील गंगाधर केतकर यांचे चिरंजीव विश्वनाथ यांना दिली होती मथुरा साने आणि दुर्गा वैद्य अशा तीन मुली लोकमान घरची सगळ्यांचीच राहणी अगदी साधी होती घरात आचारी घरगडी नसे झाडलोट करायचं काम कचेरीतलाच मुलगा करी। घरात पाहुण्यांची सदा वर्दळ असे त्यांची व्यवस्था धोंडोपंत आणि त्यांचे बंधू गंगाधरपंत करीत असत येणाऱ्या जाणाऱ्याला चहा देणं चालूच असे घरातलं सगळं सामान दोन चार गाड्या भरतील एवढंच होतं लोकमान्यांची आराम एक पुस्तकांचं कपाट दोन खुर्च्या आणि एक डेस्क सत्यभामाबाईंचे कपडे साधेच असत चीट झरतारी कपडे त्यांनी कधीही वापरले नाहीत त्यांनी घराचा उंबरठा कधीही ओलांडला नाही घरच्या माणसांखेरीज येणाऱ्यांपैकी कोणाशीही संभाषण केलं नाही ओखीच्या बायकांशी बाहेरच्या ओटीवर बसून गप्पा मारलेलं कुणीच कधीही पाहिलं नाही इतकंच काय निकटच्या लोकांनाही त्यांचा आवाज कधी ऐकायला आला असेल की नाही कुणास ठाऊक सकाळच्या जेवणाला पोळी असे पण रात्री मात्र सगळीजणं भातच खात लोकमान्यांची येऊन जाऊन श्रीमंती चैन म्हणजे उन्हाळ्यात बर्फ घातलेलं सोडा वॉटर किंवा जिंजरएड लोकमान्यांचा पोशाख फोटो जो दिसतो तोच आणि तीच ती पगडी देशाचा संसार करणाऱ्या आपल्या पतीला तुरुंगात जाताना सत्यभामाबाईंनी पाहिलं मंडालेची सहा वर्षांची शिक्षा झाली तेव्हापासून सत्यभामाबाई कायम जाडे भरडे लुगडे नेसल्या त्यांनी हातात कायम काळ्या बांगड्या घातल्या आणि गळ्यात काळ्या म्हण्याचं मंग एकही दिवस बाहेर पडल्या नाहीत लोकमान्य मंडालेला गेल्यावर चार वर्षांनी या मधुमेहाच्या दुखण्याने गेल्या सार्या जगाला लोकमान्यांच्या सुंदर आठवणी तर सत्यभामाबाईंच्या किती आठवणी असतील आपल्या संस्कृतीत थोर लोकांच्या पत्नींना लोकांच्या दृष्टीने काहीच किंमत नसते मग ती सावरकरांची पत्नी असो लाला लजपतराय यांची नाहीतर अगदी अलीकडच्या वेणूतही चव्हाण असो लोकमान्य मंडलेहून आले तेव्हा सत्यभामाबाईंचं निधन होऊन दोन वर्ष झाली होती लोकमान्य वाड्यात राहायला लागल्यावर एक चित्रकार त्यांना भेटायला आला आणि त्याने स्वतः काढलेलं सत्यभामाबाईंचं चित्र लोकमान्यांना दिलं त्या चित्राकडे पाहत असताना धोंडोपंत म्हणाले किती हुबेहूब आले नाही त्यावर लोकमान्य म्हणाले पण यावत असं नाही आहे तेव्हा धोंडोपंत म्हणाले की मला तर हुबेहूब वाटते पाठोपाठ भरलेल्या आवाजात लोकमान्य म्हणाले अरे ती तुला जास्त माहीत की मला दौरे प्रवास तुरुंगवास यात आयुष्यभर बाहेर राहिलेले उत्तुंग हिमालयासारखे लोकमान्य राष्ट्रपुरुष असले तरी मनाने सत्यभामाबाईंचेच होते अठराशे बहात्तर मध्ये जलोदराने लोकमान्यांचे वडील गंगाधर पंत वारले तेव्हा लोकमान्य 16 वर्षांचे होते या सालच्या डिसेंबरमध्ये लोकमान्य मॅट्रिक झाले आणि अठराशे त्र्याहत्तर साली डेक्कन कॉलेजात आले अवघड गणित फक्त सोडवायची आणि पास होण्यापुरते मार्क मिळवायचे हाच वसा कॉलेजमध्येही चालू राहिला लोकमान्य पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये शिकायला लागले पण कधीही नोटबुक्स भरल्या नाहीत घोकंपट्टी केली नाही रात्री जागरण करून अभ्यास केला नाही नेमकं हवं तेवढंच वाचायचं मग दिवसभर हिंडायचं पहिलं वर्ष देवाला देण्याकरता ठेवलं मोठं पोट डोकं लहान हातपाय बारीक अशी तब्येत सुधारायचा हेतू होता टर्म वाया जाऊ नये म्हणून वर्गात जाऊन बसायचं इतकंच सकाळ सगळी तालीम करण्यात दोनशे जोर बैठका काढण्यात नदीवर पोहण्यात जायची तासन तास पोहायचं एक, एक तास उताना तरंगायचं आणि तेव्हाच हाताने भाकरी खायची मग बोटिंग करायचं एकट्यानेच बोट वलवत दूरपर्यंत जायचं रात्री कुठेही कसंही चालत राहायचं आणि परतायचं दूध पियायचं पचवायचं वस्तीगृहातल्या मुलांना इतकं छळायचं की त्यांचं नाव डेव्हीलच पडलं छळायचं म्हणजे काय थंडी वाऱ्याला घाबरणाऱ्या मुलांना त्रास द्यायचा त्यांना जोर बैठका करायला लावायचं मागच्या बाजूने वर चढून खोलीत शिरायचं आणि व्यसनी मुलांना पकडायचं कॉलेजमध्ये असताना सोहळं नेसून जेवणाऱ्यांचा एक क्लब होता एकदा काही व्रात्य मुलांनी त्यांचं सोहळं लपवून ठेवलं लोकमान्यांनी जेवायला जायच्या आधी सोहळं शोधलं पण मिळालं नाही तेव्हा आंघोळ करून आल्यानंतर ओल्या कपड्यांनीच जेवायला बसले हा इतर मुलांचा खोडसाळपणा त्यांच्या लक्षात आलेला होता ते वर्कर्णी न दाखवता ते जेवले आणि खोलीवर गेले संध्याकाळी सर्व मुलं फिरायला खेळायला बाहेर पडल्यावर ते प्रत्येकाच्या खोलीत पार्टीशन वरून उड्या मारत मारत आत शिरत आणि कड्या लावून दुसऱ्या खोलीत जात सगळी मुलं रात्री घरी आल्यावर कुणाच दार उघडे दार फोडायची वेळ आली तेव्हा सगळ्यांना लोकमान्य हासत उभे असलेले दिसले सकाळच्या आपल्या खोडीचा हा वचपा आहे हे कळायला त्यांना वेळ लागला नाही लोकमान्य स्वतः उन्हाळ्यात गरम कपडे आणि थंडीत पातळ कपडे घालून बसायचे का तर स्नायूंची सहनशक्ती वाढली पाहिजे डेक्कन कॉलेजमध्ये असताना एकदा कॉलेजच्या गच्चीवर सगळे विद्यार्थी जमले होते पेशवाईतल्या पराक्रमाच्या गप्पा रंगात आल्या होत्या तेव्हा एका मुलाने आत्ता इथून नाहीसे व्हायची वेळ आली तर कोण काय करेल असं विचारल्याबरोबर सगळी हे कसं शक्य आहे असं म्हणाली लोकमान्यही त्यांच्यातच होते मी असं करीन असं म्हणत त्यांनी अचानक काचा मारला आणि चौदा पंधरा फूट खाली उडी मारली सगळे दचकले आणि त्यांचे हात पाय मोडले असतील या कल्पनेने बघायला गेले तर ते आरामात जिन्याने वर येत होते ही एवढी संपदा त्यांनी एका वर्षात कमावली त्यांच्या देहयष्टीत आमूलाग्र बदल झाला पण परिणाम व्हायचा तोच झाला एफवाय नापास पण शरीर सुदृढ आयुष्यभर तुरुंगात राहायची तजवीज पूर्ण झाली होती वाटेल ते कष्ट उपसायला शरीर कणखर बनलं होतं डेक्कन पंत केरोपंतछत्रे आणि प्रोफेसर शूट हे दोन प्रोफेसर विद्यार्थ्यांचे आवडते होते केरू नाना छत्रे फार मोठे गणिती आणि ज्योतिषी ग्रहांचे वेद स्वतः घेणारे देशी विदेशी गणितात पारंगत सूर्याचे डाग आणि पाऊस यांच्यात काहीतरी संबंध आहे हे दाखवून देणारा निबंध त्यांनी लिहिला लोकमान्य त्यांचे अतिशय लाडके तिथे फॉरेस्ट नावाचे शिक्षक त्यांना शिकवायला होते त्यांचे इंग्रजी चांगलं होतं पण गणित शिकवायला अयोग्य होते म्हणून दुसऱ्या लायक माणसाची नेमणूक करावी असा सर्व विद्यार्थ्यांनी मिळून एक अर्ज प्रिन्सिपल साहेबांकडे न पाठवता कलेक्टरकडे केला आणि पहिली सही ज्याची असेल त्याला पकडले जाईल म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या सह्या वर्तुळ आकार केल्या आणि हे डोकं होतं अर्थात लोकमान्यांचं तरीही सर्व मुलांना शिक्षा झाली आणि एक वर्ष परीक्षेस बंदी आली एकदा शरीर कमावल्यानंतर लोकमान्य परत अभ्यासाकडे वळले एफवायची परीक्षा पास झाली आणि अठराशे मध्ये नंतर एक टर्म पुरते मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये दाखल झाले ते अठरा एकोणीस वर्षांचे असताना एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हा तिथले त्यांचे गणिताचे प्रोफेसर हॅथॉन थ्वेट यांनी एकदा गणितातली हुशार मुलं निवडून त्यांना कठीणातली कठीण गणितं घातली लोकमान्यांना इतरांपेक्षा कमी मार्क मिळाले प्रोफेसरांनी लोकमान्यांना बोलावून त्यांना सांगितलं तुमच्या निष्काळजीपणामुळे तुम्हाला हे मी कमी मार्क देतो आहे पण तुमची गणितातली हुशारी असामान्य आहे नंतर त्यांनी लोकमान्यांना सांगितलं की मी केम्ब्रिज युनिव्हर्सिटीची जर्नल सांगून गणितं सोडवत असतो ती मला सोडवून द्या बघा जमतात का लोकमान्य खोलीवर आले आणि एका बैठकीत त्यांनी ती सगळी गणितं सोडवून दुसरे दिवशी प्रोफेसरांच्या हातात वही ठेवली प्रोफेसर खुश झाले आणि म्हणाले ओ गुड चॅप आय नेव्हर थॉट युआर केपेबल ऑफ सॉल्व्हिंग सच अन इंटेलिजंट मेथड पण या प्रोफेसरांचं शिकवणं लोकमान्यांना फारसं रुचलं नाही ते परत डेक्कन कॉलेजला आले आणि पुढे स्वतःचा स्वतःच गणिताचा अभ्यास करून अठराशे साली बी ची परीक्षा पास झाले तेही पहिल्या वर्गात हे हॅथॉन थएट प्रोफेसर जेव्हा लोकांना ह्याला मी घडवलं हा माझा शिष्य आहे असं सांगायला लागले तेव्हा लोकमान्यांनी त्यांना मी केरू नानांचा शिष्य आहे असं ठणकावून प्रोफेसर साहेबांचा रोष सोडवून घेतला आणि त्याची जबर किंमत लोकमान्यांना एम एच्या परीक्षेच्या वेळी मोजावी लागली प्रोफेसर हॅथॉन थ्वेट या परीक्षेला प्रेक्षक म्हणून आले आणि त्यांनी लोकमान्यांना नापास केला त्यामुळे अठराशे साली ते गणिताची परीक्षा नापास झाली मग मात्र तिथे परत वळले नाहीत त्यानंतर दोन वर्षात एल एलबीचा अभ्यास करून अठराशे एकोणऐंशी मध्ये ती पदवी घेतली या दोन वर्षांमध्ये मुले जेव्हा कायद्यांचाच फक्त अभ्यास करत होती तेव्हा सगळीकडे निजानीज झाली की शांतपणे मध्यरात्रीपर्यंत लोकमान्य हिंदू धर्मशास्त्र आणि हिंदू लॉचा अभ्यास करत असत असं हे सूर्यबिंब आभाळ कोसळलं तर मी त्याच्या छातीवर उभा राहीन असं ठणकावून सांगणारा असा हा दुर्दम्य पुरुष इंग्रजांचा भावी कर्दनकाळ ठरलेला साऱ्या भारतीयांचा भावी लोकप्रिय नेता स्वराज्य स्थापनेची आग हृदयात घेऊन राजकारणाच्या क्षितिजावर अवतरला लोकमान्य हा एवढाच शब्द उच्चारला तरी कोणत्याही भारतीयांच्या डोळ्यासमोर लोकमान्य बाळगंगाधर टिळकच येतात त्यांची पगडी अंगरखा धोतर आणि उपरणं हीच त्यांच्या व्यक्तिमत्वाची आणि त्यांच्या जनमानसातल्या कीर्तीची ओळख भारतातल्या जनतेला जागवून स्वराज्य मिळवण्याच्या चळवळीचं महत्व त्यांच्या मनावर बिंबवून त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊन इंग्रजांशी लढण्यात त्यांनी आयुष्य वेचलं वेद धर्मशास्त्र गणित कायदा विज्ञान यात अफाट प्रखर बुद्धिमत्ता मनस्वी गती असूनही स्वराज्य मिळवण्यासाठीची त्यांची तळमळ त्यांना भारतीय स्वराज्याच्या चळवळीत लोटायला कारण झाली मनस्वी बेडर आणि कणखर स्वभाव प्रचंड आत्मविश्वास हातात घेतलेले काम पूर्णपणे स्वतःच तडीला न्यायची तळमळ जे काम हातात घेतलं त्याचा पूर्ण अभ्यास करून त्यावर तुटून पडणं थोडक्यात स्पष्टपणे एकेका मुद्द्याचं स्पष्टीकरण देत विरोधी पक्षाला नामोहारम करणं माणसाला जपणं त्यांच्यासाठी त्यांना समजेल अशा भाषेत त्यांना ज्ञान करून देणं हे त्यांचे ठळक गुण टिळक म्हणजे कुशाग्रबुद्धी काम करण्याची राक्षसी कर्तृत्वशक्ती सभ्य साधेपणा बहुश्रुतता चैनीची निष्ठूर अनासक्ती कुशलता, सरकारी अधिकाऱ्यांशी धिटाईचे वर्तन आपण केलेले कोणतेही विधान खरेच हे दाखवण्याची विलक्षण हातोटी लोकांना न दुखवता प्रसंगी त्यांना आवडेल असंच बोलून लोकमत आपल्या बाजूने करण्याची विलक्षण चतुराई लोकांसाठी पदरचा पैसा खर्च करण्याची तयारी यामुळे ते विद्वान सामान्य गरीब कोर्ट कचेरीच्या जाळ्यात अडकलेले राजकारणी या सर्व थरातल्या लोकांना आपल्या पदरचा पैसा खर्च करून मार्गदर्शन करीत असल्यामुळे आणि स्वराज्यासाठी इंग्रजांशी भांडून तुरुंगवास भोगायला तयार असल्यामुळे साऱ्या भारतीयांच्यात लोकप्रिय झाले होते लबाडी भारताची लूट भारतीयांच्यात भांडणं लावण्याची बदमाशी हे इंग्रजांचं खरं रूप होतं जातीभेद आणि हिंदू मुस्लिम फुटीवर त्यांनी आपला स्वार्थ झाला हिंदू मुस्लिम तेढ मोगल आमदनीत नव्हती हैदराबादच्या निजामाचा दिवाण विठ्ठलसुंदर महाराष्ट्रातला ब्राह्मण शिवाजी महाराजांच्याकडे विजापूरचे पठाण चाकरीत घ्या म्हणून विनवायला आले तेव्हा गोमाजी पानसंबळ यांनी शिवरायांना सल्ला दिला होता राजा सर्वांचा आश्रय त्यांना चाकरीत घ्या त्यामुळेच मोगल भारतात आले रमले आणि इथल्या मातीशी एकरूप झाले भारतात सामावून गेले पण इंग्रजांच्या बाबतीत तसं झालं नाही म्हणूनच त्यांना चले जाव म्हणावं लागलं त्यांनी भारतातल्या लोकांच्या भांडणं लावून एकमेकांना एकमेकांविरुद्ध वापरलं आणि राज्य केलं इंग्लंडमधल्या रेल्वेसाठी भारतातलं खनिज जाऊ लागलं भारतातली जंगलं तोडून साफ होऊ लागली आणि ते लाकूड रेल्वेच्या स्लीपर्ससाठी बोटींमध्ये भरलं जाऊ लागलं कापसाच्या गाठी इंग्लंडच्या कारखान्यासाठी नेणाऱ्या बोटी बंदरावरून सुटू लागल्या भारताची लूट सुरू झाली होती खर तर जेव्हा सारा भारत इंग्रजांच्या पुढे हांजी, हांजी करत होता तेव्हा त्यांचं रूप ओळखण्यात जे काही थोडे लोक होते त्यांच्यात लोकमान्य सर्वात पुढे होते म्हणूनच ब्रिटिशांची जितकी म्हणून पळापळ -पड़ करता येईल तेवढी ते करत ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची त्यांची, त्यांची रणनीती काय होती हे कळलं तर त्यांच्या चतुराईलाही सलाम करावा लागेल कायद्याचा कीस काढत राजकीय खटल्यांमध्ये ब्रिटिश कोर्टात न्याय मिळवण्याचा लोकमान्यांना फार रस होता ब्रिटिशांशी सतत लढता मात्र त्यांच्या न्यायव्यवस्थेवर तुमचा विश्वास कसा यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने आजही इंग्रजांना हादरा बसेल कारण त्यांना खरं कारण कळेल लोकमान्य म्हणाले माझा न्यायसंस्थेवर विश्वास आहे माझा हा विश्वास अनाठाही आहे असं खूप लोक म्हणतात पण त्यांना खरं कळत नाही ब्रिटिश लोक जात्याच कायद्याचे अभिमानी आहेत अन्याय करायचा असला तरी ते कायद्याच्या चौकटीत करतात तेव्हा त्यांच्या या शास्त्राचा त्यांच्याच विरुद्ध मी उपयोग करतो प्रिव्ही काउन्सिलपर्यंत भांडत जाण्यात किंवा कायद्याचा कीस काढताना मला त्यांच्या स्वभावाचं हिडी स्वरूप लोकांपर्यंत पोचवायची संधी मिळते कोर्टात मला त्यांच्याविरुद्ध बोलता येतं एवढी संधी काय कमी झाली का, का। लोकजागृती करण्याचं ते अमोघ शस्त्रच आहे जुन्या राजवटी आणि नवीन राजवटीत हाच फरक आहे असं त्यांचं मत होतं अदिल आदिलशहाच्या किंवा औरंगजेबाच्या दरबारात लगेच फाशीची शिक्षा झाली असती किंवा तोफेच्या तोंडी दिला असतं पण हे इंग्रज खटला चालवतात त्याची जगभर प्रसिद्धी होते त्या प्रसिद्धीला राज्यकर्त्यांनाही घाबरावं लागतं ही मेघ लोकमान्यांनी बरोबर ओळखली होती म्हणूनच ते खटले चालवून घेत त्यासाठी त्यांच्या कायद्याच्या अभ्यासाचा उपयोग होई म्हणूनच त्यांनी या न्यायालयाच्या पिंजऱ्यात उभे राहून इंग्रजांना उघडं नागडं केलं आणि त्याची वाच्यता जगजाहीर केली इंग्रजांना छळण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही इंग्रजांना स्वस्थपणे राज्य करू द्यायचं नाही याचा त्यांनी जणू विडाच उचलला होता नव्हे त्यांना त्याची खुमखुमीच होती त्यांच्या मनातलं हे गुपित एकदा योगायोगानं बाहेर आलं ही त्यांची खुमखुमी इंग्रजांना चिथावून त्यांना तोंडावर पाडण्याची त्यांची वृत्ती दाखवणारी एक घटना म्हणजे धारवाडच्या प्रांतिक सभेला जाण्यासाठी दाजीसाहेब खरे नामदार गोखले आणि लोकमान्य एकाच गाडीतून चालले होते वाटेत दाजी खऱ्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण लोकमान्यांना दाखवलं लोकमान्यांनी ते पूर्ण वाचलं आणि म्हणाले भाषण उत्कृष्ट आहे यात शंका नाही पण आपली सर्व मते सरकारला दाखवून सरकारला निरुत्तर करण्यापेक्षा जाणून बुजून एखादं सामान्य विधान असं करून ठेवावं की ते खोडण्याच्या लोभाने सरकारने आपल्यावर धावून यावे आणि त्याचा फायदा घेऊन काटेरी कुंपणावर टाकलेल्या वस्त्राप्रमाणे त्यांची अवस्था आपण करून सोडावी आणि मग असं धोपटावं की कशाला आपण यांच्या वाटेला गेलो असं त्यांना झालं पाहिजे लुकमान्यांनी आपल्या माणसांसाठी सामान्यांसाठी कुसुमादपी कोमल आणि इंग्रजांसाठी वज्रादपी कठोर असा वसा घेतला